वाल्मिकी रामायण बालकांड स्वर्ग त्रेचाळीसाव्या रामा देवांचे दे देव ब्रह्मदेव निघून गेल्यानंतर भगीरथ आपल्या पायाचा अंगठा जमिनीत रोवून एक वर्ष वर्षापर्यंत उपासना करीत राहिला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर सर्व लोकांना पूज्यसे उमापती पशुपती शंकरराजांना म्हणाले नरश्रेष्ठा तुझ्यावर मी संतुष्ट झालो तुला ते हवे ते मी करीन पर्वतकन्या गंगा हिला मी माझ्या माथ्यावर धारण करेन मग हिमावा हिमवानाची सर्वांना पूज्य असलेली ज्येष्ठ कन्या गंगा अत्यंत महान रूप घेऊन दुस्सहाशा वेगाने आकाशातून शिवावर म्हणजे शिवाच्या मस्तकावर येऊन पडली परम त्या दैवी गंगेने मनात विचार केला माझ्या या प्रवाहाने शंकराला ओढून घेऊन पाताळात प्रवेश करावा तिचा तो गर्व जाणून भगवान शंकर क्रुद्ध झाली त्रिनयन शंकराने तिला गडप करून टाकण्याचा विचार केला रामा ती पवित्र गंगा रुद्राच्या पवित्र मस्तकावर पडताच हिमवानासारख्याच जटामंडलाच्या गव्हरात ती सापडली आणि कितीही प्रयत्न करूनसुद्धा तिला पृथ्वीवर जाणे शक्य झाले नाही त्या जटांच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा मार्गच तिला मिळणार ती त्यातच वर्षानुवर्षे फिरत राहिली गंगा दिशेनाशी झाले तेव्हा पुन्हा राजाने तप करायला सुरुवात केली त्या तपाने रामा शंकर संतुष्ट झाले आणि त्याने बिंदू सरोवरामध्ये गंगेला सोडले स्वस्तिने आपले सात प्रवाह केले ते असे लादिने पावनी नलिने हे तीन गंगेचे प्रवाह पूर्व दिशेकडे गेले सुचक्षु सीता आणि महानदी सिंधू हे तीन शुभ प्रवाह पश्चिम दिशेकडे गेले सातवी गंगा भगीरथाच्या रथाचा मागोमाग चालली राजाशी भगीरथ दिव्य रथात पुढे पुढे चालला आणि गंगा त्याच्या मागे, मागे चालली ती आकाशातून शंकराच्या मस्तकार आणि तेथून पृथ्वीवर आली तेव्हा महानाथ करीत तो जलप्रवाह सरपटत चालला त्यात अनेक मासे कासवे देवमासे इत्यादी येऊन पडत होते त्याने पृथ्वी आनंदित होत होती आकाशातून गंगा पृथ्वीवर जात असताना देवर्षी गंधर्व यक्ष सिद्ध इत्यादी गण पाहत होते आणि नगराच्या आकाराची विमाने घोडे मोठमोठ्या हत्ती आणि ता नावासुद्धा घेऊन देव तेथे उपस्थित झाले होते गंगेचे हे अवतरण जगात अद्भुत असे होते ते उत्तम अवतरण पाहण्याच्या इच्छेने अत्यंत तेजवयुक्त देवगण एकत्र झाले त्या आलेले सुरव समूहामुळे आणि त्यांच्या अलंकाराच्या प्रभेमुळे निरभ्र असलेले आकाश शंभर सूर्य अगोऱ्यासारखे दिसत होते देवमासे सर्पणे चंचल मासे यांनी आणि शुभ्र असे पाण्याचे उघडणारे झोर सहस्रशः पिंजरे गेल्यामुळे आकाशजणू अनेक विजा फेकल्या जावेत असे दिसू लागले हंसांचे ठवे जमल्यामुळे आकाशजणू शरद ऋतूमध्ये पांढरेमायक जमावेत असे दिसू लागले गंगेचा प्रवाह कुठे द्रुतगतीने तर कुठे वाकड्या गतीने कुठे पसरत तर कुठे निरुंद होऊन कुठे उसळत तर कुठे मंद गतीने वाहत कुठे पाण्यावर पाणी आपटत असं चाललं कधी तो वर चढून परत पृथ्वीवर आपटे असा शंकराच्या मस्तकातून निघालेला तो प्रवाह परत भूमीतलावर येऊन पडला ते निर्मळ गाळ गदाळा नसलेले शुद्ध जल पाहून सर्वजण आनंदित झाले ऋषी गंधर्वाधिकांचा समूह आणि पृथ्वीवर राहणाऱ्या या शंकराच्या अंगावरून खाली आलेले हे ते पवित्र मानून त्याला स्पर्श केला शापामुळे जे आकाश श्लोकातील पृथ्वी तलावर येऊन पडले होते त्याने त्या जलात स्नान केले आणि ते निर्मळ झाले त्यांचे पाय त्या पाण्यामुळे झुतले गेल्यामुळं ते पुण्यमय झाले त्याने पुन्हा आकाशात प्रवेश करून आपापले लोक मिळवले त्या प्रकाशमय जलाने आनंदित झालेले सर्व लोक संतुष्ट झाले गंगेच्या त्या पाण्यात स्नान करून ते निष्कलंक झाले राजश्री भगीरथ दिव्य रथात बसून पुढे चालला आणि त्या ते महा तेजस्वी पुरुषाच्या मागोमाग गंगा चालली देव ऋषी सर्व दैत्य दानव राक्षस गंधर्व यक्ष प्रवर किन्नर महा सर्प अप्सरा इत्यादी भगीरथामागोमाग चालल्या जे सर्व जलचर प्राणी ते संतुष्ट होऊन गंगेचा बरोर चालले जेथे राजा भगीरथ तेथे ती श्रेष्ठ नदी सर्व पापांचा नाश करणारी यशस्वीने गंगा गेली अद्भुत कर्म करणारा जनून यज्ञ करीत असताना त्याची यज्ञवेदी गंगेने वाहून नेली तिचा तो गर्व जाणून क्रुद्ध झालेल्या जा जन्नने गंगेच्या सगळ्याच्या सगळे जल पिऊन टाकले ते अत्यंत अद्भुत कर्म पाहून देव गंधर्व ऋषी अत्यंत चकित झाले त्याने पुरुषोत्तम महात्म्या जन्मूचा आदर केला आणि गंगा ही तुझी कन्याच आहे असे त्यांनी त्याला म्हटले मग तो महातेजस्वी जन्नू तुष्ट झाला आणि त्याने तिला आपल्या कानावटे बाहेर टाकले म्हणून गंगा जन्हूची मुलगी जान्हवी म्हटली जाते पुन्हा गंगा भगीरथाच्या रथामागून जाऊ लागली आणि ते श्रेष्ठ नदी सागरापाशी येऊन ठेपली भगीरथाच्या कर्तृत्वाची सिद्धी व्हावी करता ती खारी पाताळाकडे गेली राजाश्री भगीरथ सुद्धा गंगेला प्रयत्नपूर्वक घेऊन आला आणि मृत होऊन राख झालेल्या पिता महानाद्याने पाहिले मग तो राखेसाठी उत्कृष्ट गंगाजलाने धुवून नेला ते पापातून शुद्ध झाले आणि स्वर्ग गेले बालकांडाचा त्रेजाही सभासर्ग तो